पुस्तक साने गुरुजींचा गोड गोष्टी भाग सात बेबी सरोजा लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील प्रकरण सातवे सेवा सजनात प्रेमाला नर्स व्हायचे होते आपण डॉक्टर व्हावे असे लहानपणी तिला वाटत असे परंतु डॉक्टर नाही तर नर्स तरी होता आले तर पहावे असे तिने ठरविले ती मराठी शिकलेली होती इंग्रजी तिला येत नव्हते तिने पुष्कळ वाचले होते परंतु ते सारे मराठीत ती हुशार होती बहुश्रुत होती लग्नापूर्वी रामरावांना ती वर्तमानपत्रे वाचून दाखवायची विवेकानंद रामतीर्थ यांची पुस्तके वाचून दाखवायची परंतु आता इंग्रजी शिकायला हवे होते ती तेथे महिला श्रमात इंग्रजी शिकू लागली लवकरच पुरेसे इंग्रजी तिचे झाले तेथील सर्वांच्या संमतीने ती पुण्यात सेवा सदनात नर्सिंगचा कोर्स घ्यायला गेली तिची मोफत व्यवस्था करण्यात आली होती तेथे सर्वांची आवडती झाली ती सर्वांच्या उपयोगी पडे सर्वांचे काम करी सेवा सदन संस्था फार आवडे लहानपणी आमच्या आयुष्यातील आठवणी हे रमाबाई रानडे यांनी लिहिलेले पुस्तक प्रेमाने वाचले होते ते तिला फार आवडायचे सेवासदन म्हणजे रमाबाईंची संस्था रमाबाईंच्या तेथील भव्य तैलचित्राला ती वंदन करे एक रमाबाईंच्या चरित्रावर भाषण केले फार सुरेख ती बोलली सर्वांनी वाहवा केली एकदा ती आपल्या काही मैत्रिणींबरोबर फिरायला गेली होती वाटेत एकाएकी तिला घेरी आली तिला एका टांग्यात घालून एक मैत्रीण परत आली प्रेमासावध झाली परंतु कसला तरी धक्का तिला एकदम बसला होता दोन दिवस ती पडून होती एके दिवशी ती आपल्या खोलीत रडत होती तिच्या मैत्रिणी आले, तो प्रेमाचे डोळ्यात आपले पाणी प्रेमा, प्रेमा काय झाले जुन्या आठवणी येतात व वाईट वाटते चल व्याख्यानाला येतेच ना आरोग्यशास्त्रावर व्याख्यान आहे चल तुम्ही जा आज नाही मी येत अशी एकटी नको रडत बसू उठ मैत्रिणींनी तिला नी, बळेच नेले प्रेमाला सरोजाची आठवणी ते तिचे दुःख होते कुठेही लान मूल पाहिले म्हणजे तिला सरोजा आठवे आता सरोजा मोठी झाली असेल बोलू लागली असेल असे तिच्या मनात येई आई म्हणून ती कोणाला हाक मारेल बाबा म्हणून ती कोणाला हाक मारेल आईबाप हयात भा असून प्रेमाची मुलगी पोरकी झाली होती परंतु आजोबा तिला वाढवत असतील आईबापांपेक्षाही आजी आजोबांचे अधिक प्रेम नातोडणार नसते ना असा विचार मनात घेऊन ती समाधान माने तिचा कोर्स संपला ती पहिली आली परीक्षेत मुंबईच्या एका प्रख्यात दवाखान्यात तिला नोकरी मिळाली ती मुंबईत राहू लागली सरोजा कोठे आढळेल का म्हणून तिचे डोळे दहाणलेले असत परंतु तिला वेळ नसे दवाखान्यात भरपूर कामे असे परंतु ज्या आठवड्यात रात्रपाळी असे त्या आठवड्यात ती दिवसा मोकळी असे ती मग हिंडत राही एकदा तिने आठ दिवसांची रजाच घेतली आणि रोज पहाटे उठून ती त्या समुद्र तीरावर जाई परंतु रामराव कधी आढळले नाहीत आता कसे रामराव येणार बेबी त्यांच्याजवळ असेल पहाटे तिला कुशीत घेऊन अंथरुणात पडलेले असतील मी वेळीच आहे पहाटे कसे येणार आता बाबा फिरायला परंतु कोठे भेटतील बाबा कोठे दिसतील प्रेमा दवाखान्यात मनापासून काम करी सारे रोगी तिची वाट पाहत ती गोड बोलून सारे करी रोग्यांची जनुती आई बने हिडीस फिडीस करीत नसे त्यांना धीर दे मोठी श्रीमंतबाई आजारी पडून हॉस्पिटलमध्ये आली इतर नोकर चाकर इतर दाया तिची अधिक काळजी घेत तिच्या बिछाण्यावर रोज स्वच्छ चादर तिला वाटेल ते ताबडतोब मिळे तिच्या सेवेसाठी सर्वजण सिद्ध असत एकदा प्रेमा एका गरीब रोगाची शुश्रूषा करीत होती इतक्या त्या बाईने हात मारली येते हा असे म्हणून प्रेमा पहिले काम पुरे करीत होती त्या गरीब बाईचे अंग नीट पुसून तिला नीट नेसवून तिच्या अंगावर पांघरून घालून प्रेमा त्या श्रीमंतबाईकडे गेली ती श्रीमंतबाई तनतनत होती परंतु प्रेमाने तिचा राग दूर केला तिची समजूत घातली सारे रोगीच सर्वांचे नकोका करायला असे ती म्हणाली ती गरीब बाई तुम्हाला काय देणार तिने काही न दिले तरी परमेश्वर देईल परमेश्वर काय देईल आशीर्वाद देईल परमेश्वर आहे तरी का तुम्हाला काय वाटते मला वाटते नाही का बरे असे वाटते माझ्या भावाचा त्याने सत्यानाश केला म्हणून कोठे होता तुमचा भाऊ तिकडे लाम, शिवतर म्हणून एक गाव आहे तेथे -ते होता मी व माझे पती आम्ही दोघे पुष्कळ वर्ष तिकडे आफ्रिकेत होतो आम्हाला मूलबाळ नव्हते आम्ही दोघेच भरपूर पैसा मिळविला परंतु त्या पैशाच्या करायचे काय समजे आमची सारी संपत्ती स्व कष्टाजित होती आम्ही मुंबईत परत आलो एक मोठा बंगला घेतला निरनळ्या धंद्यात पैसे गुंतविले शेअर घेतले रात होतो पुढे तेही मरण पावले मी एकटी राहिले भावाचा शोध केला त्याला एक मुलगी होती प्रेमा तिचे नाव कितीतरी वर्षापूर्वी त्याचे एक पत्र आफ्रिकेत आले होते त्यावेळेस त्याला पैसे हवे होते आम्हाला पाठविता आले नाहीत त्यावेळेस आम्ही श्रीमंत नव्हतो परंतु भावाने पुन्हा पत्र पाठविले नाही आम्हीही नाही पाठविले परंतु इकडे आल्यावर शोध केला तो कोणाचा पत्ता नाही भावाचे घरदार सारे गेले जप्त झाले त्याची बायको मेली, तिला सुद्धा कोणी आले नाही सत्यनारायणपणासाठी महाराणा जागा दिली म्हणून बहिष्कार पण घातला गेला त्याच्या मुलीचे लग्न होऊ देत ना कुठेतरी भावाने तिचे लग्न केले तर तिचेही म्हणे सासरी हाल भाऊवाईतागून गेला ती त्याची मुलगीही म्हणे अशीच कुठे वळवण करीत आहे काय झाली असेल त्या बिचारीची देवाला माहीत असा कसा हा देव माझ्या भावाचा हात धुवून पाठीशी लागणारा देव प्रेमाच्या डोळ्यात पाणी आले रडताशा तुम्ही गरीब स्त्रियांची दशा ऐकली की मला फार वाईट वाटते जाते बी बसा जरा तुम्ही सर्वांचे खरेच किती मनापासून करता तुम्हाला पैशाचा मोह नाही रोगी गरीब वसो, श्रीमंत असो सर्वांचे तुम्ही करता बसा बसून कसे चालेल पुन्हा येईल असे म्हणून प्रेमा गेली आजारांना औषधे देत चौकशी करीत टेम्परेचर घेत ती गेली प्रेमा आदर्श सेविका होती